गोपालकृष्ण भगवान की जय श्री एकनाथी भागवत अध्याय पहिला अर्थ ओमकार स्वरूप श्री जनार्दन स्वामींना नमस्कार असो हे सद्गुरु जनार्गना तुमच्या स्वरूपात आधी अंताची कल्पनात संभवत नाही अशा आपल्या श्रीचरणाला मितूपणाचा भाव सोडून तरंग सागरवत नमस्कार करतो श्री एकदंता गजानना तुलाही मी नमस्कार करतो, तूच करतेमतेने एका अनेकता दाखवी है अद्वैत मोड़ नहीं तुझा सर्व चराचर वास है लंबोदर मकर सर्वे खराखुरा सोयरा तू है जो पुरुष तुझे दर्शन घतो संसार सुखा हो आणि म्हणूनच तुला विघ्नहर्ता हे उत्कृष्ट नाव शोभते हे गणराजा आनंद हेच तुझे मुख चारी पुरुषार्थ हेच चार हात आणि प्रकाशवंतांना प्रकाश देणारा तोच तुझा दात झळकत असतो पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा या दोन्ही तुझ्या कर्णांच्या ठिकाणी लागल्या आहेत मुखामध्ये परापश्यंती मध्यमा आणि वैखरी या चार वाणी हात जोडून उभ्या असतात हे विनायका सर्वसृष्टी एकाएकी आत्मरूपाने दिसू लागते तीच तुझी दिव्य वो सुख संतुष्ट करणारी दृष्टी होय सुखाचे दोन वाढलेले आहे नाभी नाभीमध्ये आनंद भरला आहे आणि बोधाचा नागबंद कडदोऱ्याप्रमाणे नाभीखाली शोभा देत असलेला दिसतो शुद्ध सत्वाचे सुंदर शुभ्र वस्त्र तू नेसला आहेस अंगावरील सोन्याच्या अलंकारांना तुझ्या अंगामुळेच शोभा आली आहे प्रकृती आणि पुरुष हे तुझे दोन चरण होत ते दुमडून खाली घालून त्यावर सहजासनामध्ये तू पूर्णत्वाने शोभतोस तुझे क्षणमात्र दर्शन झाले तरी पुरे मग शोधावयास गेले तरी विघ्न दृष्टीस पडत नाही संसाराचा पाश तोडून टाकणारा तोच तुझ्या मुठीतील परशु होय अनन्य भावाचा जो भक्त तुला आवडतो त्याला तू भवसंकटातून मुक्त करतोस तू आपण होऊन त्याला आपल्या अंकुशाने आपल्याकडे ओढून घेतोस जो खरोखरीच निरपेक्ष असतो त्याचे सुख तूच वाढवतोस त्याला तू आपल्या हाताने हर्षाचे मोदक देऊन तृप्त करतोस सूक्ष्माहून अत्यंत सूक्ष्म ही तुझे अधिष्ठान असते म्हणून मुशक वाहन हे नाव तुला पहावयास गेले तर तू धड मनुष्य ही नव्हेस आणि व्यक्त व अव्यक्त यांच्या पलीकडचा तू आहेस असा जो निर्विकार तू तु, त्या तुला हा ग्रंथ निर्विघ्नपणे शेवटा जाण्याकरिता मी परमादराने नमन करतो अशा श्री गजाननाला मी म्हणून नमस्कार करणारा तरी कोटचा कारण जो मूळचा अ तोच या ग्रंथकथेचा विस्तार करता झाला आहे आता सारासार विचाराची केवळ मूर्तीच चैतन्य रूपाने सदा सर्वदा इंद्रिय वृत्तीला चालना देणारी अशी जी सरस्वती तिलाही नमस्कार करू जी वाचेला वदवणारी बुद्धीला बोधवणारी आणि प्रकाशाला प्रकाश देणारी अशी स्वतः स्वयंप्रकाशरूप्रमाणे फळपणाची रसपुष्टी असते त्याप्रमाणे शिवाच्या अंगात शक्तिरुपाने आहे त्याचप्रमाणे साखरेच्या अंगी जशी गोडी किंवा पुष्पामध्ये जसा मकरंद असतो त्याप्रमाणे शिवाचा आणि शक्तीचा संबंध ही अनादिसिद्ध आणि अतर्क्य असा आहे भरून आहे म्हणून वाणीची देवता जी सरस्वती ती ग्रंथार्थाची उत्तम रुची दाखवून देते जगामध्ये सारासार निवडणारे जे हंस आहेत त्या हंसावर ही हंसवाहिनी देवता अतर्क्य व अगम्य असे सहजासन घालून बसलेली आहे परम परमहंसावर आरूढ झालेल्या तिला विवेक हंस पक्केपणी जाणतात पण जे मूर्ख अत्यंत जड व अभागी असतात त्यांना मात्र जवळ असूनही ती दिसत नाही तिच्या स्वरूपाचा विचार केला असता निराकार व विश्वाकारही तीच आहे असे दिसून येते तीच आपलेपणाने अनुपम कथानुसंधान बोलविते हा बोल बरा झाला असे बोलानेच ज्याप्रमाणे म्हणावे त्याप्रमाणे मनात उत्पन्न झालेला जो स्तुतीभाव तो वाणीनेच वाणीचा गौरव करतो असे समझावे ती वागविलासरूपी परमेश्वरी सर्वांगसुंदरी सरस्वती देवी अंतर्बाह्य राहून स्वतःच ग्रंथाचा सुंदर अर्थ बोलवते स्वभावसिद्ध या रंग आहे प्रसनच तिने वक्तेपणाचा अभिमान मला वाढू दिला नाही ही वागदेवतेची स्तुती वाणीनेच केलेली आहे म्हणून द्वैताची सामग्री चित्तात येण्याला वावच राहिला नाही तिने बोल व बोलणे मोडून टाकले व ही समूळ तोडून टाकले पण त्यानंतरही निरूपण घडविले आणि जे बोलावयाला अशक्य ते बोलाने म्हणजे शब्दांनी बोलविले अशी जी सरस्वती देवी तिला सेवकपणाने निराळा होऊन नमस्कार करावयाला गेलो तेव्हा मीपणाबरोबर परावाणीही खुंटली जेथे मीपणाचाच अभाव तेथे तूपणाला कोटचा वाव ठाव असे असले तरी या विषय प्रतिपादनामध्ये काही अतर्क्य प्रसाद ती भरून टाकीत ता आहे जशा समुद्रामध्ये लाटांवर लाटा उसळतात याप्रमाणे येथे आत्मस्वरूपावरच स्वरूपाकार शब्दांच्या लहरीवर लहरी, लहरी शोभत आहेत ज्याप्रमाणे साखरेचे रवे गोडीहून भिन्न असतात त्याप्रमाणे निरूपणाचे शब्द ब्रम्हरसाने भरलेले असल्यामुळे ब्रह्म भिन्न नाहीत तेथे ब्रह्मानंद रस वृत्तीने मी पणाबरोबर सरस्वतीलाही एकाच ताटात बसवले आहे कथेचे उद्गार बाहेर येत आहे आता संतप्त जनास निवविण्याकरिता स्वानंद जीवनाचा वर्षाव करणारे चिदानंदाचे केवळ मेघच असे जे सज्जन त्यांना वंदन करू ते चैतन्याचे अलंकार किंवा शृंगार किंवा ईश्वराचे मनोहर ते ब्रह्मवस्तूचे निवासस्थान अथवा सुखाचा पूर्णोल्लास किंवा विश्रांतीला रहावयाची पूर्ण भरवशाची जागा आहे किंवा ते भूतदयेचे सागर करुणेचे माहेर घर, किंवा ते स्वानंदाचा गौरव करणारे निर्गुणाचे सगुण अवयवच होत किंवा ते डोळ्यातील दृष्टी किंवा ही देखणी पुष्टी किंवा ज्यांच्या चरणांगुष्टामध्ये संतुष्टीलाही तुष्टी मिळते असे ते ज्यांच्याकडे पाहतात त्यांचे भवसंकट दूर होत असते आणि त्यांच्या डोळ्यापुढे परब्रह्म आपोआप प्रगट होते ते साधन चतुष्टयाचे सायास किंवा शास्त्र चातुर्याचे विलास पाहत नाहीत एक विश्वास धरला की पुरे ते आपण होऊन ज्ञान प्रकाश करतात ते सदोदित जगामध्येच असतात प्रत्येक प्राण्याच्या दृष्टीच पडतात पण विकल्पामुळेच मनुष्य फसतात आणि नास्तिकपणाने ते नाहीसे होतात नाहीसे आहे नाही असे म्हणतात द्रोणाचार्यांची मूर्ती, द्रोणाचारतात आहे तो गुरु भावच त्या कोळ्याला फलद्रुप झाला तात्पर्य जग हे विश्वास नसल्यामुळे नाडले व फक्त विकल्पाने फशी पडले आहे निर्विकल्प मनाने त्यांचेवर एकदम विश्वास ठेवला व भक्तिभावाने आणि निश्चयाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले तर आत्मसत्तेला म्हणजे स्वानुभवाला उणे पडणार नाही त्यांना अगत्यपूर्व नमस्कार केला असता ते आपल्याशी ऐक्य करून सोडतात पण ऐक्य रूपाने त्यांचेच स्वतः सेवक बनून राहिले पाहिजे त्यांच्या सेवेचा गोडीला ब्रह्मसुखाची उपमा सुद्धा कमीच आहे जे कोणी अनन्य भक्तीने त्यांची उपासना करतात ते त्या आत्मस्वरूपाची खरी गोडी चा पलीकडे रूपामध्ये राहू नही ते अविकृत असतात प्रकृतीचे आकार विकार व व्यवहार यांची बाधा त्यांच्यामुळे होत नाही ते भोगाचा वीट मानित नाही किंवा त्यागाचे स्तोम माजवीत नाही आपल्या सहजस्थितीतच ते निरंतर वागत असतात ते ज्ञातेपणा मिरवित नाहीत किंवा वेडेपणाही दाखवित नाहीत ते स्वरूप प्राप्तीचा गर्व किंवा विस्मरण गिळून सहजपणाने वागतात आत्मसाक्षात्काराच्या वेळी उद्भवणार उद्भवणाऱ्या प्रेमाच्या लहरी अंगातच जिरून गेल्या तसेच त्यावेळेच्या विलक्षण आनंदाने वाटणारा विस्मयही विसरून गेला प्रपंच व परमार्थ एक झाला पण असे झाले हेही त्यांच्या लक्षात राहिले नाही स्मरण विस्मरणाबरोबरच निघून गेले देह देहामध्येच हरपून गेला आत बाहेरपणा मोडून गेला पण गेला किंवा राहिला हेही त्यांच्या स्मरणात नाही स्वरूप जागृतीमुळे त्यांचे स्वप्न आणि जागृती ही नाहीशी झाली साक्षीत्वासह सुडून गेली उन्मनी अवस्था वेळावून जाऊन तुर्यावस्था तटस्थ झाली दृश्य हे द्रष्ट्यासह निघून गेले एकलेपणामुळे दर्शनही नाहीसे झाले आणि अखेर त्यांचा नसणेपणाही विरून जाऊन त्या विरण्यासह विरविणारे ज्ञानही लय पावले ज्ञान अज्ञानाला घेऊन गेले तेव्हा ज्ञातेपणही बुडाले आणि विज्ञान अंगात जडले पण ते नवे जडले पण ते नवे जडले असे मात्र नाही अशा प्रकारचे सावध होऊन मला अवधान द्यावे ही माझी लेकूरपणाची विद्नप्ती आहे पण सूर्य हा सदा सर्वदा प्रकाशाचा लोलच आहे अग्नी हा सदा सर्वदा तेजस्वीच आहे त्याप्रमाणे संत हे सदा सर्वदा सावधानच आहे त्यांनी आता अवधान म्हणजे लक्ष द्यावे हे माझे बोल बालिशत्वाचेच होत हे ऐकून संत सज्जनांनी एकदम गौरव करून पुन्हा पुन्हा आज्ञा केली व हा ग्रंथ प्राकृतात करविला एकांती आणि लोकांतीही ग्रंथ करण्याबद्दल संतांनी फार आग्रह केला तेव्हा मी म्हटले महाराज कोणत्या ग्रंथाला आरंभ करू ते सांगावे त्यावेळी संत म्हणाले पुराणांमध्ये भागवत हे श्रेष्ठ होय त्यातील उद्धव गीत हे अत्यंत श्रेष्ठ होय या करिता त्याचा तू आरंभ कर वक्ता भगवान तुला साह्य आहे आम्हाला ज्ञानकथेची आवड त्यावर तुझ्यासारखा रसाळ वगता तेव्हा आणखी काय पाहिजे तर आता आमची स्तुती सोडून देऊन मुख्य विषय प्रतिपादनाला आरंभ कर संतस्तवन करण्यामध्ये तुला ही गोष्ट आम्हाला माहित आहे पण आता कथेला सुरुवात करून आपला विषय चालू कर या संतांच्या भाषणाने एकाएकी मनाला आनंद झाला या प्रसाद वाणीने अंतःकरण स्वानंदाने उचं मेघांच्या गर्जने मोराचा आनंद गगनात मावेनाचा होतो किंवा मेघांचे नवे जल पडताना पाहून मनात आनंदित होतो किंवा हे स्वामींना तुम्ही खरोखरच मला आनंदित केले कारण हे तुमचे तुम्हीच पूर्ण करून घेणार आहात तेव्हा मी पणाच्या मनोधर्माला मी व्यर्थ कशाला वश व्हावे पण समर्थांची आज्ञा दासाला उल्लंघन उल्लंघन करवत नाही ह्याकरिता हे काम आपण दाखवून दिले आहे ती स्वामींची आज्ञा मी पाळीन परंतु आपण एक एकमात्र करावे की माझ्याकडे सारखे लक्ष द्यावे म्हणजे त्या आपल्या कृपादृष्टीने आपोआपच कार्य शेवटास जाईल तेव्हा संत म्हणाले अरे आम्ही आता तुझ्या मनामध्ये मन घालून शब्दात अनुसंधान ठेवले आहे ह्याकरिता तुझा विषय तू लवकर सुरू कर आता कुलदेवतेला नमस्कार करू ती ऐक्य रूपाने एकनाथामध्येच राहिलेली असल्या कारणाने वाचून दुसरी गोष्ट काढू देत नाही तिने मनाला एकच स्वरूप दाखवून दिले आहे त्यामुळे जनी वनी सर्व एकच दिसू लागले आहे कानांमध्ये आणि मुखामध्ये एकपणाने ती एकवीरा श्री रेणुका देवीच एकत्वाने वास करीत आहे तीच शिव आणि शक्ती अशी दोन्ही स्वरूपे घेऊन एकपणानेच मिरवत आहे एकपणानेच ती एकवीरा गरोदर होऊन एक एका वीराला प्रसवली मोठमोठ्या मी मी म्हणणाऱ्या वीरांना सुद्धा ज्याचा दरारा त्या बोधरूप परशुरामाला ती एकपणानेच प्रसवली त्याने जन्मास येऊन मायेचा मातेचा वध केला व आज्ञा मान्य करून संतोष दिला आणि म्हणूनच तो या भूमंडळावर एक सारखा होत गेला वासना अहंकार रूप जो, केला। स्वाधीन करून घेऊन ते आपल्या स्वजाय स्वजातीयांना म्हणजे ब्राह्मणांना अर्पण केले त्याने मातेला मारून ती पुन्हा जिवंत करून घेतली तीच आमची कुलदेवता झाली परंतु तिने आपल्याच नावाने आमची प्रसिद्धी केली कारण एकविरा व एकनाथ हे एकाच अर्थाचे शब्द होत ती जेव्हा मारली गेली तेव्हापासून तिच्या प्रकृतीत पालट झाला व ती माऊली जगदंबा रागत्याग करून शांत झाली तिने मांडीवर घेऊन थोर आश्वासन दिले की केवढ्याही संकटांना संकटात आपले नामस्मरण केले असता समाधान होई त्या जगदंबेचा जय जयकार करण्याकरता ग्रंथाच्या आरंभाला उदो उदो उदयोस्त उदय योगरूप गर्भ ठेवून स्वतः प्रगट झाली आहे आता जो संसार रूप हत्तीचा सिंह एकांतात एक व लोकांतात समान समदृष्टीने सदा सर्वदा जो संपूर्ण त्या गुरुजनार्दनाला नमस्कार करू ज्या कृपा प्रसादा कटाक्षाच्या योगाने अलक्ष वस्तू लक्ष्याशिवाय लक्षिली जाते व गुरुत्वाच्या निजपक्षाने साक्षीपणाही विसरला जातो जा, त्यांनी जीवशिवाय जगविले शिवायच मरणाला मारून टाकले दृष्टी घेऊन अदृश्य दाखविले, सारे अंगच देखणे म्हणजे पाहणारे केले देहा मध्ये देहाला विदेही करून टाकले आणि शेवटी ते विदेही पणही नेले आणि अखेरीस नेले पणही जाऊन अवशिष्ट तेवढेच शिल्लक राहिले भावासह अभाव नाहीसा झाला निसंदेहासह संदेह निघून गेला विस्मय विस्मया विस्मयामध्ये बुडाला व स्वानंद वेडावून गेला तेथे आवडीनेच भक्त बनलो तो भक्तपणाच्या आत देवच असल्याने दिसून आले तेव्हा भज व भजक आणि भजन यांचा निखालस अंत झालेला दिसू लागला नमनानेच नमन केले नमस्कार करणारे कोठे गेले हेही समजेनासे झाले जाला नमस्कार करावयाचा ती वस्तु होणे न होणे नाहीसे होऊन आपण स्वतःच झाला दृश्य आणि सा दोघांनी नाही एकदाच मरण आले आणि देखणेपणा गिळून दर्शनही नाहीसे झाले आता जिकडे तिकडे देवमय होऊन गेले त्यामुळे भक्त हा भक्तभावाला विसरला तेव्हा देवही देवस्वभावाला विसरून देवत्वाला मुकला देवपणाने सर्वत्र देवच भरून राहिला त्यामुळे भक्तपणाने भक्त, भक्त नाहीसा झाला दोन्ही भाव नाहीसे होऊन अभेद भावामध्ये अनंत स्वरूप मात्र शिल्लक राहिले त्यागासहित अत्याग लयास गेला भोगाबरोबर अभोगही उडाला योगाबरोबर अयोगही बुडाला आणि योग्यतेचा अहमभाव नाहीसा झाला यातही पुन्हा विशेष हे की सायुज्यस्थितीमध्ये तो दास होऊन राहतो ते आनंद रस अत्यंत अविनाशी व अतर्क असा आहे शिवो शिवम यजे म्हणजे शिव हो करावी हे या अवस्थेला त्या योगाने स्वस्वरूपाचे भजन म्हणजे प्राप्ती होणार नाही या अभेद भावाच्या सेवा सुखामध्ये नारद आनंदाने गातो व ना शुकसनकादी भक्त स्वरूपा जे सारे स्वस्वरूपाचे भक्त झाले ते झाले सागराला भरती चढली म्हणजे खाड्याही भरतात त्याप्रमाणे देवानेच मला आपला देवपणा देऊन निज भक्त करून ठेवले समुद्र आणि नदी यांचे पाणी पाहू गेले तर एकच आहे पण त्यांचा संगम होतो तेचची शोभा काही विशेष असते त्याप्रमाणे परमेश्वराशी एक ऐक्य रूपाने भजन केले असता भजनाचे सुख अधिक धुणावते डावे आणि उजवे असे शरीराचे दोन भाग आहेत पण ह्या दोन्ही शब्दांनी बोध होतो तो एका देहाचाच होतो त्याप्रमाणे देव आणि भक्त असा भेद भासला तरी देवपणात दोघांचे ऐक्यच अनुभवास येते त्याप्रमाणे गुरु जनार्दनानी मला अपले तसा जनार्दना मुखाचे मुख झाला आहे माझ्या दृष्टीपुढे मूर्तिमंत येऊन तोच उभा राहत आहे आणि तोच विवेक देऊन ग्रंथाच्या अर्थाचे लेखन करीत आहे पण त्याचे कौतुक विलक्षण आहे कारण त्याने माझे नाव अभंगामध्ये घालून ठेवले आहे शेवटी नावाचा अभिमान ही जागा हे संतोष जाला। तो मनाला भले खरोखर निज भक्तीचा तू पुतळाच आहेस आणि म्हणून हा गुह्यार्थ तुझ्या तोंडून बाहेर निघाला ही स्तुती कि विषय प्रतिपादन ही ग्रंथाची प्रस्तावना कि ब्रह्मज्ञान हे साहित्यशास्त्र की समाधान हे काय आहे हेच समजत नाही तुझा एक एक शब्द म्हणजे सोलिव विवेकाचा विवेक आहे तो संतोषाला अपरिमित संतोष उत्पन्न करतो तुझ्या मुखातून जे जे निघते ते, -ते संतांच्या हृदयाला बरोबर पटते मुमुक्षुरूप भ्रमराचे कळप यावर गुंजारवच करीत राहतील ग्रंथाचा आरंभ सुंदर वाटल्यामुळे मुक्त मुमुक्ष मुमुक्ष साधक आणि बद्ध लोकही केवळ श्रवणानेच स्वस्वरूप स्वरूप सुखाचा अनुभव घेतील या वचनामृताच्या तुषाराने ग्रंथरूप भूमी विवेकाच्या अंकुराने एकसारखी भरून गेली आणि तीच फळे येऊन ती सुफलित झाली किंवा निर्जीवाला जी जीव अथवा सिद्धाला सिद्धीची प्राप्ती झाली अगर पतिव्रतेला पती आपल्या वैभवासह वर्तमान प्राप्त झाला अशा रीतीने हर्षभराने मोठ्या आनंदाने मी म्हटले की महाराज ठीक आहे तुमच्या चरणकृपा प्रसादे करून ग्रंथाचा अर्थ सहजरितीने आनंदाने करेन सेतूबंधन समयी श्रीरामचंद्रांच्या दृष्टीप्रतापानेच समुद्रावर शिळा तरल्या किंवा वसिष्ठाच्या आज्ञेवरून सूर्यमंडळाच्या ठिकाणी ऋषींच्या काही पल्लव फुटले किंवा श्वानासही धर्मराजाने स्वर्गवासास प्राप्त केले पात्र केले त्याप्रमाणे माझ्या नावाने ग्रंथ प्रसिद्ध होणे हे गुरुच्या आज्ञाप्रतापाचे आणि वैभवाचे द्योतक आहे एका एकनाथ व एकादश यांच्या आद्याक्षरांवरून घटित पाहिले असता राशी नक्षत्र एकच असते पण त्या एकामध्ये जेव्हा पूर्ण दिसते तेव्हा त्याची किंमत दसपटीने अधिक चढते एकावर एक ठेवला म्हणजे त्याला अकरा म्हणतात म्हणून एकालाही एकपणाने सहजच ग्रंथ करण्याचे स्फुरण आले आहे तेथे देखणे आहे तेच देखणे करून सारेच मनाने एक समजतो स्कंदाच्या प्रारंभापूर्वी एकादश स्कंधावर जगन्नाथच ग्रंथाचा आरंभ करीत आहे म्हणून एकादश स्कंधावरची ही टीका एकादशीलाच एका, एका म्हणजे एकनाथ करीत आहे त्यामुळे ती एकपणाचा सुखाला एकत्वाने पात्र होई। आता व्यास वाल्मिकी भार्गव ज्याचा पुराण कवी म्हणून गौरव केला आहे त्या महाकवींना वंदन करतो त्यांनी आपल्या ज्ञानाने माझ्या बुद्धीची वृद्धी करावी अशी त्यांना ग्रंथ संपूर्ण होण्याकरिता विनंती करतो तसेच ग्रंथाचा अर्थ करण्याविषयी महाचतुर्थ अशा स्त्री शंकराचार्यांनाही नमस्कार करतो कारण त्यांनी कर्मठपणाचा विचार बाजूला सारून ज्ञान सूर्याचा ज्ञानमार्गाचा पृथ्वीवर प्रकाश पाडला आता भागवत टीकाकार श्रेष्ठ श्रीधर ज्याच्या टीकेमध्ये अपार अर्थ भरला आहे त्याला नमस्कार करतो याशिवाय इतर टीकाकार काव्यकर्ते व विवेक असतील चरणी ही नमस्कार करून ग्रंथ श्रवण करण्याला सादर होण्याविषयी विनंती करतो आता निवृत्तीनाथ प्रमुख ज्ञानेश्वर नामदेव वटेश्वर ज्यांचे गुरुकृपेचे भाग्य थोर हो आहे अशा प्राकृत कवीश्रेष्ठांनाही वंदन करू ज्यांचे ग्रंथ अवलोकन केले असता प्राकृत जनांनासुद्धा ज्ञानप्राप्ती होते त्यांच्या चरणावरही एकात्म भावाने व अनन्य भक्तीने मस्तक ठेवतो संस्कृत ग्रंथ करते ते महाकवी म्हणावे आणि प्राकृत ग्रंथ करते लघुकवी असे का बरे सोन्याच्या अमुक नवी व अमुक जुनी असे कसे म्हणता येईल कपिला गायीचे ते दूध आणि इतर गायीचे काय पाणी वास्तविक दोन्ही प्रकारचे दूध रंगाने व रुचीने सारखेच मधुर असते त्याप्रमाणे संस्कृत अर्थाने जे समजते तेच मराठी भाषेनेही कळते मग ही मराठी भाषाच न मानण्याजोगी अडचण काय आहे राजा जाऊन अरण्यात बसला तर त्याच्या सेवकालाही तीच जागा पवित्र होय तेथे सेवक त्याच्या सेवेला जर न जातील तर तो त्यांना दंड करेल किंवा एक गरीबाची मुलगी आणि एक श्रीमंताची मुलगी अशा दोन मुलींशी राजाने लग्न केले तर सहजच दोघींची तेथे बरोबरीच होते देशभाषा परत्वे प्रपंचातील पदार्थांची नावे नालटतात परंतु रामकृष्णा जी विशेष नामे आहेत ती काही भाषा भिन्नत्वामुळे पालटत नाही संस्कृत भाषा मात्र देवाने केली आणि मराठी भाषा काही चोरांपासून निघाली हे सारे अभिमानाचे भ्रम एका बाजूस राहू द्या उगीच वायफळ बोलण्यात काय हशील तात्पर्य संस्कृत भाषेत असो किंवा मराठी भाषेत असो हरी कथा ही पावनच आहे अशी सर्वजण मान्यता देती, आता पिता महाचा पिता असा जो भानुदास त्याला वंदन करूया कारण त्याच्या योगानेच हा आमचा वंश त्या भगवंताला सर्वतोपरी प्रिय झाला आहे ज्याने लहानपणी सूर्याला स्वाधीन करून घेतले व स्वत चितसूर्य बनला तसेच माना मानाभिमान सोडून स्वतः भगवंताकडून पावन झाला प्रत्यक्ष श्री विठ्ठलाची मूर्ती आली होती ती दैदिप्यमान कुंडले कानात झळकल्यामुळे रात्री दृष्टीच पडली त्या भानुदासाचा पुत्र चक्रपाणी त्यालाही सुलक्षण पुत्र झाला त्याचे नाव सूर्य ठेवून भानुदास निवर्तला त्या सूर्याच्या तेजाच्या किरणांनी मला रुक्मिणी प्रसवली म्हणून रखुमाई ही आमची खरोखरीची माता होय ग्रंथारंभाली माझे मोठे भाग्य होय हा वैष्णव कुळामध्येच नारद प्रल्हाद सनकादिक उद्धव अकृत श्रीशुक वसिष्ठ इत्यादी परमेश्वराचे मोठ मोठे भक्त होऊन सर्व जगाला भूषणभूत झाले आहे, आहे। वैश्न... गोत्रामध्ये मी उत्पन्न झालो त्या विश्वामित्रालामस्कार करतो तो प्रतिसृष्टी करणारा केवळ ब्रह्मदेव असून गायत्री मंत्राला त्याच्या योगाने महत्व प्राप्त झाले आहे उपनिषदांचे विवेचन करणारा जो याज्ञवल्क्य ऋषी त्यालाही वंदन करतो जो कृपा मृताचा वर्षाव करून कवीच्या कर्तव्याला पुष्टी देतो आता यच्चयावत प्राणी प्राणीमात्रांनाही नमस्कार करतो कारण त्यांच्यामुळेच परमेश्वराशी सख्य घडले आणि म्हणूनच हा ग्रंथारंभ उत्तम रीतीने पार पडला आता जो गुरूंचाही गुरु जाने आपला बोध विशद करण्यासाठी ग्रंथ करावयाची स्फूर्ती दिली त्या दत्तात्रेयाला नमस्कार करतो तोच शब्द दाखवून देतो अर्थाने अर्थ मनात भरवतो, आणि मग वक्तेपणाही स्वतःच बोलून दाखवतो तो म्हणतो की श्रीमद भागवत हे भगवंताचे हृदगत आहे ज्याचे चित्त निरंतर भगवंताच्या ठाई असेल त्यासच ते प्राप्त होईल हे कल्पाच्याही पूर्वीचे ज्ञान चार श्लोकांनी भगवंताने बोध करून देण्यासाठी बुद्धिमान अशा ब्रह्मदेवास उपदेशिले त्याचा सद्भाव आश्चर्य करण्यासारखाच आहे कारण शब्दमात्रानेच एकदा सांगता क्षणीच त्याला अनुभव आला सद्गुरू कृपेची थोरवी काय हो सांगावी तिने ब्रह्मदेवाला तत्काळ निस्संदेह हो करून टाकले तो चार श्लोकात्मक उपदेश गुरु परंपरेने जसाचा तसा चालत आला ब्रह्मदेवाने अत्यंत बुद्धिमान व भक्तिमान मानसपुत्र जो नारद त्याला उपदेश केला ते करून नारद तृप्त होऊन तो नखशिखांत अर्थमयत होऊन गेला व पूर्ण परमानंदाने तृप्त होऊन नाचू लागला तो ब्रह्मविणा खांद्यावर टाकून ब्रह्मास अनुलक्षून गीत गात गात त्या भरात, नाचत, ब्राच्या भूमंडळावर आला आणि सरस्वतीच्या संशयाच्या पुरामध्ये वेदार्थ युक्त सारी पुराणे रचली पण त्यांचे स्वतःचे भावे तसे समाधान म्हणून झाले नाही ते संशय समुद्रात पडून बुडत होते इतक्यात तेथे कृपाळू नारद मुनी जाऊन त्यांनी त्यास आपण मुळीच भिवू नका असे आश्वासन दिले त्यांनी उत्तम चार श्लोक त्यांना दाखवले ते सूर्याला न दाखवता आकाशाला सुद्धा चोरून कानापासूनही दूर करून त्यांनी आत्मबोधाचा उपदेश केला त्या नारदाच्या भाषणाने व्यासांच्या संशयाचे छेदन झाले तेव्हा त्यांच्या शुकाला उपदेश करून आपल्या आत्मबोधाचे पूर्ण सार्थक केले इतर पुराणे पंचलक्षणात्मक व भागवत दशलक्षणात्मक आहे ती लक्षणे अशी सर्ग विसर्ग स्थान पोषण उती मन्वंतरे कथन, निरोध मुक्ती आश्रय तेणेकरून शुकालाही आनंद झाला तोही परमानंदाने तृप्त झाला मग तो समाधीस्थ राहून आत्मशांतीमध्ये निश्चल होऊन बसला त्यामुळे समाधीलाच साहजिक समाधान प्राप्त झाले मग तशा स्थितीत परीक्षितीला ब्रम्हज्ञान सांगण्याकरता तो अकस्मात येथे आला पहावा, तर त्याने ले ले होते त्याचा परीक्षि धर्माहुन थोर श्रीकृष्ण भूलोकारा राष्ण निजधाम भयाने पड़ाला पीक्षि कलीला दाबत राज्य करीत अर्थात धर्माहुन ही तो अधिक धैर्यवान होता